वाल्मिकी रामायण अरण्यकांड सर्ग सहसष्ट अशा शोकाने अस्वस्थ झालेल्या अनाथाप्रमाणे विलाप करणाऱ्या अतिशय विवळ आणि मन थार्यावर नसलेल्या रामाला क्षणभरात धीर देऊन त्याचे चरण दाबेत लक्ष्मण म्हणाला फार मोठे तप करून फार मोठ्या खटपटीने राजा दशरथाला देवाना अमृताची व्हावी तशी तुझी प्राप्ती झाली तुझ्या गुणांवर आसक्त झाल्याने तुझ्या वियोगामुळे राजा स्वर्गस्थ झाल्याचे आपण भरताकडून ऐकले जर हे ओढवलेले दुःख का तू सहन न करशील तर दुसरा अल्प सामान्य माणूस कसा सहन करेल नरश्रेष्ठा कोणा प्राण्यावर आपत्ती ओढवली नाही राजन आपत्ती अग्निसारखा स्पर्श करतात आणि क्षणात नाही शावतात म्हणून तू शांत हो हा लोक स्वभावच आहे मुलगा त्या त्या केला जे जन्म दिला <coughs> या जगाची ही जी सर्व लोकांना पूज्य असलेली माता त्या भूमीला सुद्धा कौशलेश्वरा कंप होत असलेला दिसतो जगताचे हे जे दोन धर्म नेत्र ज्यांच्यावर सर्व आधार त्या महाबलवान सूर्य चंद्राना ग्रहण लागते महाभूते, मोठी असली तरी त्यांना आणि देवाना दैवाची गती सुटलेली मृतदेह असलेल्या प्राण्यांची काय कथा का इंद्राजी देवात सुद्धा न्याय अन्याय असतात असे ऐकले आहे म्हणून नरश्रेष्ठा तू दुःखी होऊ वैदेही मेली नष्ट झाली असली तरी रामा तू इतर सामान्यांप्रमाणे शोक करणे योग्य नाही तुझ्यासारखे जे नित्य भूत वर्तमान भविष्य दृष्टी असणारे असतात ते शोक करीत नाही अतिशय मोठी आपत्ती आली तरी रामा त्यांची दृष्टी कधी विचलित होत नाही नरश्रेष्ठा बुद्धीने तत्वदृष्टीने विचार कर बुद्धीने युक्त होऊन विचार करणारे महात्ञाने पुरुष शुभ काय अशुभ काय हे जाणतात परंतु गुण आणि दोष न पाहता केलेल्या तात्कालिक कर्माच्या बाबतीत बोलायचे तर ती केल्या वाचून त्यांचा परिणाम किंवा इष्टानिष्टता प्रकट होत नाही वीरा हे तूच मला पूर्वी अनेक वेळा सांगितलेस तुला ते कोण अगदी बृहस्पती सु, सुद्धा शिकवणार महाव्याघरा तुझी बुद्धी अनुसरणे देवानेही शक्य नाही तुझे ज्ञान ते शोकामुळे निदृष्ट झाले आहे ते फक्त मी जागे करीत आहे हे ईश्व कुश्रेष्ठा दैवी पराक्रम मानुषी पराक्रम आणि स्वतःचा पराक्रम लक्षात तू शत्रूच्या वधासाठी येतन कर पुरुष श्रेष्ठा नाश के तुझे का साधन है पापी शत्रु को जान घेवन तपटुन का योग्य अरण्यकंडा सहासावा सर्ग